जागृतीला पुन्हा जो पुन्हा जागृती पण सिद्ध जागरणाच्या दृष्टीने जर आपण विचार केला आप हो तर आपल्याला असं दिसून येईल जागरण ते खरं जागरण हे खरं जागरण आहे स्वस्वरूपाचं जे जागरण ते खरं जागरण आहे हम ब्रह्मास्मित्याकार वृत्ती देहोहम किंवा ब्रह्मैवाहम असं म्हणणं या दोन्हींचं चिंतन केलं तर महाराज म्हणतात हीही एक प्रकारची निद्रात आहे हे काही वेगळ्या प्रकारचा असं निद्रा आहे किंवा ज्ञान आहे किंवा जागृती असतो तुम्ही समजू नका त्याला एक तात्या दृष्टांत देत असत रोज आपण व्यवहारात असं पाहतो त्या उदाहरणाचं चिंतन की पहाटेच्या सुमारास एखादा माणूस जे काकडा आरतीला निघाला असतो तो आपल्या मित्राला म्हणतो तो म्हणत असतो की मला नक्की उठवा मी उद्या तुझ्या बरोबर काकडा नक्की येणार तो जातो त्याला उठवतो तो उठतोय तो उठतो असा आहे मी उठलोय आता तुम्ही पुढे वा मी आलोच एवढं म्हणतो तो जातो काकडा आरती करतो नगर प्रदक्षणा करतो सगळं करून पुन्हा घरी येतो तरी हा माणूस पुन्हा अंतरात त्या अंतरणातल्या माणसाला तो म्हणतो अरे मी जाऊन काकड आरती करून आलो तुम्हाला म्हणाला होतास ना, ना काय की तुम्ही पुढे व्हा येतो म्हणून तो तुम्ही गेला खरं मी म्हणालो पण मी पुन्हा जो झोपलो ना तो तुम्ही आता आल्यावरच उठल मग तो जो म्हणाला की तुम्ही पुढे व्हा मी येतोच हे तो जे बोलला हे जागृतीत बोलला कमी बोलला तो, तो बोलना जागृति पी जागृति जागृति नी एक प्रकार की निद्रा है जस व्यवहार दस पद्धति ने एक प्रकार की निद्रा च महाराज मनता हि खरी जागृति नहीं उलट स्वप्रकाशरूप जो आत्मा है कि ज्यादा आत्मस्वरूप निद्रा व अज्ञान किूपी निद्रा हाँ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाच्या निद्रेचा रेकालिक अत्यंत अभाव असल्या कारणाने त्या आत्मस्वरूपाला मात्र जागरण <clears throat> त्या आत्मस्वरूपाला हा जागा झाला हा झोपला किंवा त्या ठिकाणी अमुक एक निद्रा आहे तर सापेक्ष जागृत यावं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान नावाची निद्रा असती तर जागृती या शब्दाची प्रवृत्ती संभवली असती पण त्या स्वप्रकाशन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तमाचा अज्ञा का निद्रे का अभावरण आत्मस्वरूप जागृति ही भाषा सुधा जुड़त नहीं का जुड़ते निद्रा नहीं आत्म आत्मा ज्ञान महानिद्रा आत्मस्वरूप हि जर महानिद्राइल तो तत्पेक्ष अज्ञान निवृत्तीनंतर मी जागा झालो हे बोलणं संभवत पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निद्राच नसल्या कारणाने जागृती या शब्दाची ही प्रवृत्ती तिथे संभवत नाही अशी जी स्वरूप स्थिती त्याचं नाव आहे सिद्ध जागरण त्या सिद्ध जागरणाच्या जागर। दृष्टीने महाराज म्हणतात कि देह हो ही जर निद्रा असेल तर तत्सापेक्ष आणि त्या देहभावाची निवृत्ती होऊन ब्रम्हवाहन असं म्हणणं ही जागृती नसून तत्सा अपेक्षा असल्या कारणाने ही सुद्धा एक प्रकारची निद्राच आहे असं तुम्ही समजा या व्यतिरिक्त त्याला वेगळं स्थान देण्याचं काही कारण नाही इतकंच नव्हे आत्मस्वरूपन तो आत्मस्वरूपाचा जर आपण विचार करू लागलो तर आत्मस्वरूप हे त्रिकालाबाधित स्वरूपात आहे ते नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभावाच आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सु असंवेद्यता आहे सुवेद्यता कारण अतिशय परिपूर्ण रीत्याद्यव ज्यात अविषयता पक्का अविषय आत्मा ज्यादा स्वरूप जर आप विचार किया अबाध्य रूपा तीकालाधित ती रूपा अपने स्वस्वरूपा ठिकाणी रहता का बाध का भाव आत्मस्वरूपा बाध करना अजु जन्माला आल नहीं आत्मस्वरूप है निर्बाध स्वरूप है तिन्ही काला स्वरूप ने रहना है कि मुना एवडीर आत्म्याला सर अट सत्य सत्याच लक्षण है कि तिन्हीं कालामे ज्याध हो व कोत्या ही क्रिये ज्यादा विनाश हो शास्त्रा सत्य आत्मा सत्य आना को ही बाधक नसा कारण तिन्हीं काला अबाधित रूपा रहर्ग अज्ञान बाध हो त्या अज्ञानाचं कार्य असलेले भूजल तेज समीर या सर्वांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की हे सर्व सर्व पदार्थ हे अज्ञान कार्य आहेत हे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी किंचित संभवत नाही अज्ञानच संभवत नाही तर मग त्याचं कार्य कसं संभवेल आत्मास्वरूपाने जर आपण बघू लागलो तर स्वस्वरूपाने तो, तो, तो, तो निर्गुण निराकार आ सच्चिदानंद रूपाने रहते हे ता मुख्य स्वरूप है असा मूल सिद्धांत हैा सिद्धांत आनाने या त्या ठिकाणी आता को बाध करायला। स्वतंत्र मन सिद्ध नहीं निवर्ते ही शिलक नहीं आ निवर्तक ही नहीं अभाव आया कारण ने अज्ञा का अभाव है निवृत्त करूं त्या निद्रे सापेक्ष निर्माण हो रही जागृति ती, ती ही आत्मस्वरूपरूपा कुन, नहीं कि बाधा करू शक नहीं भगवंता भगवद गीते बराच विस्तार है एकदोन श्लोक जता उच्चारण कर स्मरण कर भगवंताने असं सा स्वच्छ सांगितले की याला शस्त्राधिकांच्या द्वारे छेद करता येत नाही नैनन छिंदन ते शस्त्राणी नैनंद हि पावका न चैनन क्लेदयंत्या पो न मारुका वगैरे वगैरे अच्छेद्यो यमदायोय, योय यो, मक्लेद्यो शोष एवच वगैरे या सर्व श्लोकांच्या द्वारे आत्म्याला कोणीही बाधक नाही आत्मा हा अविनाशी स्वरूपाचा असल्याकारणाने त्याचा कोणीही विनाश करू शकत नाही असं स्वच्छ सांगितले उलट आत्मा श्राधिक जड़ पदार्थ वेतन सर्वानी प्रदान कर त्या सत्ता करना करना त्या सत्ता चा आत्मे चा। आत्मसत्ते शस्त्राधिक सत्तावन होता आत्मसत्ते शस्त्र प्रकाशित होता दस कहता सत्ता स्फूर्ति प्रदान सत्ता स्फूर्ति प्रदान करना चाहे रूपाने सर्वेशा सर्वा सर्व पदार्थांच आत्मा आये अंतरियामी रूपाने सर्व पदार्थ आत्मा रह अंतरिया रूपाने राहुल करते हा आत्मा, आत्मा, आत्मा अच्छेत्य है बाधक को नहीं हेच गोष्ट भगवंता तिथे वेगवेगे प्रतिपादन करु अपने गोष्ट सुचवी कि आत्म्या को विनाश करू शकत नहीं असा त्रिकाला बाधित जो आत्मा हा आत्मा ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीहून विवर्जित असल्या कारणे त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञाने निद्रा अज्ञानरूपी निद्रा ही संभवत नाही का न संभवत्या आत्मा आत्माज्ञान किंवा आत्मस्वरूप विषयक अज्ञान हीच कोणी प्रकारची निद्रा ती संभवत नाही म्हणूनच तत्सापेक्ष बोधद्वारा जागरण घडलं जागृती झाली किंवा जागृत अवस्था प्राप्त झाली हे बोलणं हे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही आपल्याला एवढं एक वाक्य लक्षात ठेवायचं नाही आपलं किंवा एक बाजू लक्षात ठेवायची नाही की ब्रम्ह ब्रह्मैवाहम अशा प्रकारची बोधस्थिती म्हणजे जागृती असं जरी विद्वान म्हणत असले तरी ही बोध रुपी जागृती त्या आत्मस्वरूपा त्या ठिकाणी संभवत नाही त्याचं कारण त्या बोधरूपी जागृतीला जागृती म्हणून म्हणण्यासाठी निवर्त्य अशी अज्ञानरूपी निद्रा जर पूर्वी सिद्ध होत असेल तर त्यांचं म्हणणंही बरोबर आहे आत्मस्वरूपाच्या स्वयंप्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान नावाची जी निद्रा आहे तीच संभवत नसल्या कारणाने तत् सापेक्ष असलेली हे विद्वानाने सांगितलेली जागृती मुळीच संभवत नाही आणि या दोन्हींच्या अभावाने म्हणजे अज्ञान व ज्ञान याहून विवर्जित स्वयंप्रकाश आत्मस्वरूपाची स्थिती असणं याला सिद्ध जागरण असं आहे त्या सिद्ध जागरणाच्या ठिकाणी अविद्या व अविद्या यांचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे असं महाराज सांगतात म्हणूनच की तुम्ही जरी त्या ध्रम ब्रह्मास्मित्या कारक बोधाला जागृती म्हणत असला ती चे नी दी महाराज म्हणतात तुमच्या दृष्टीने कदाचित ती जागृती असेलही विद्वानांच्या जा दृष्टीने ही जागृती असेलही पण माझ्या दृष्टीने मात्र असं दिसून येतं की ही एक प्रकारची निद्राच आहे त्याचं हेच का की त्याच्या सापेक्षा आहे या चारीवाणींच्या बोलण्याने वृत्तीला स्वपरनिर्वाहत्व फक्त व्यवहार करण्याच्या बाबतीत आहे भूमिका घेण्याची शक्यता असं म्हणून व्यवहार करनापुर स्वपरनिर्वाहकत्व है व्यवहारा व्यतिरिक्त तिरा स्वपरनिर्वाहकत्व नहीं प्रत्येका वेगवेगा दृष्टि ने स्वपरनिर्वाहकत्व दिल्ली है या स्वतंत्र केव स्वतंत्र विचार मांडा विचार मांडा नहीं या वणीं स्वरूप विचार तुम्हारा मगे थोड़क संगित होता किा पश्चंती मध्यम आईखरी हाँ चार वणी स्वरूप जर आप विचार के पिला आठवते परा पहिला आठव जो आहे त्याला परावाणी म्हणतात ती ज्ञानरूप आहे दुजा आभास ते पश्चंती दुसरी जे वाचा ते पश्चंती ते जी वाचा ती पश्च्यती आहे तिसरी मननरूप जी मननाची जी ती मध्यमावाणी आणि जी वैखरी आहे ती आपल्याला क्रियारूपाने स्पष्ट दिसतेच आहे अशा प्रकारे या चार प्रकारच्या वाणी आहेत या चार प्रकारच्या वाणीच्याद्वारे आपण सर्व व्यवहार करतो त्यात जी ज्ञानरूप वाणी आहे त्या ज्ञानरूपवाणीच्या दृष्टीने अहम ब्रह्मास्त्या कारक वृत्ती हे अत्यंत महत्वाचे असल्याकारणाने त्या एका वृत्तीला घेऊनच पुढचं सगळं बोलणं होईल ती एक परावाणी संभवत नाही असं समजलं म्हणजे बाकीच्या वाणींचा पुन्हा स्वतंत्र विचार करण्याची आवश्यकता नाही त्याबाबत एवढ्या त्या वाणींच्या स्वरूपाचा विचार मात्र माहीत असला पाहिजे म्हणून या चार प्रकारच्या वाणींच्या स्वरूपाचा विचार करून या वाचांचं ऋण करण्याच्या दृष्टीने महाराज याचं स्पष्टीकरण करत आहेत हो म्हणजे ज्ञानरूप वाणी असल्या प्रथम आठवा आहेत ती परावाणी त्या आठवाचं थोडंसं स्थूल रूप झालं आभास रूप आता झाली की परा पश्चंती झाली आपण आता वाणीने बोलतो हो आहोत ही क्रिया आहे ही स्पष्टरूपाने होणारी क्रिया या क्रियेची सूक्ष्मावस्था करायची ज्ञानाची ज्ञानरूप ही परावाणी आहे तर ज्ञानाची स्थूलावस्था म्हणजे पश्चंती आणि क्रियेची सूक्ष्मावस्था म्हणजे मध्यम क्रिया रूप आहे ती ही वैखरि म्हणून दोन वाणी पहिल्यांदा निर्णित करायच्या एक क्रिया रूपवाणी आहे एक ज्ञानरूपवाणी आहे आता राहिल्या मधल्या एकाला ज्ञानाची स्थूल अवस्था म्हणायचं आणि एकाला क्रियेची सूक्ष्म अवस्था म्हणायची म्हणजे या चारही वाणींच्या स्वरूपाचा विचार पूर्ण होतो या चारही वाणींच्या बोलण्याने आत्मविषयक अज्ञान निवृत्त होते खरे परंतु ते ऋण पूर्णपणे नाही कारण जे जागेपण ते झोपेतुल्य अज्ञान बीज रूपाने शिल्लक राहत अज्ञान बीज रूपाने शिल्लक राहत असं म्हटलं आहे याला शास्त्रीय परिभाषेत बोलायचं ठरलं तर त्याच्याविषयी स्वतंत्र आपण विचार केलेला आहे शास्त्रामध्ये बराच विचार आहे अविद्या बीज रूपाने राहणं याला शास्त्रामध्ये अविद्यालेश असं म्हटले आहे तो अविद्यालेश एकानेक प्रकारचा मानलेला आहे त्या अविद्यालेशाचाही विचार आपण प्रसंगाने सांगूच म्हणजे त्याच प्रकरणामध्ये तेव्हा अविद्यालेश हा कोणकोणत्या रूपाने मानलेला आहे कसा कसा मानलेला तर त्याचा विचार स्वतंत्र करण्याची गरज आहे कारण महाराजांचं हे म्हणणं त्याशिवाय जास्त आपल्याला स्पष्ट होणार नाही म्हणून बीज रुपाने ती अविद्या शिल्लक राहतेच परापश्यंती मध्यमा आणि वैकरी अशा चार वाणी आहेत वा चतुष्टय उच्च चार प्रकारच्या वाणी सांगितल्या जातात त्यामध्ये परावाणी ज्ञानच व त्याच्या पुढच्या विशेष भावाला मिळालं म्हणजे मनुष्याच आत्मस्वरूप विषयक असलेला अज्ञान निवृत्त होत म्हणून वाणीच्या साह्याची अतिशय गरज आहे या वाणी आपल्याला साह्य करूनच आत्मस्वरूपा पर्यंत घेऊन जातात आणि एक नियम आहे की जो कोणी आपल्याला सहाय्य करतो त्या साह्यकर्त्याविषयी आपण पुष्कळ चिंतन केलं तरी आपल्याला असं दिसून येत की त्याचं ऋण आपण घडू शकत नाही त्या ऋणाविषयी तात्या एक दृष्टांत देत असत की एखादा माणूस आपल्याला प्रसंगाला काही अर्थाची मदत करतो ऋण म्हणजे जर आपण रक्कम घेतली ते आपण आपल्या संकटामध्ये मदत झाल्यामुळे आपण त्या संकटातून पार पडलं जेव्हा संकटातनं पार पडतो त्यावेळी एखादा कृतज्ञ मनुष्य समर्थ झाला म्हणजे ते द्रव्य आणि त्या द्रव्याचं व्याज अगदी चक्रव्याजासहित पूर्ण देऊन टाक त्या चार त्या व्याजाच्या चक्र्याजापेक्षा आणखीन अजून काही अधिक एवढं जरी देऊन टाकलं आता काही ऋण राहिले की नाही नाही राहिला मनुष्य म्हणतो त्यांचं आम्ही ऋण काढलं होतं पण आम्ही त्यांचं ऋण अगदी सव्याज देऊन टाकलं आता देणे घेणे का हे उलट चार पैसे आम्ही आपल्यावर आम्हाला त्याने दिल्यामुळे कृतज्ञतेने अधिक अजून त्याला देऊन टाकले आता त्याचं आपलं काही ऋण राहिलं नाही ना तर तात्या म्हणत असं फिटल पण पूर्ण फिटलं नाही ऋण फिटलं पण पूर्ण नाही फिटलं महाराज कसं म्हणतात पूर्ण तरी ऋण न फिटे ऋण फिटन निराळा आणि पूर्ण ऋण फिटणं निराळा पूर्ण ऋण हे कधी फिटतच नाही व्यवहारात तर मुळीच फिटत म्हणजे कशावर त्याचं एकच कारण कि आपल्याला तो वा त्याला आपण भेटलो म्हणजे एकमेकांच्या मनात अस स्मरण होत की माझ्या प्रसंगाला याने मदत केली होती बुर मी ऋण काढलं होतं ते ऋण फेडलं पण ऋणशेष म्हणून हा ऋण शेष काय ऋणशेष आहे की मला याने संकटात मदत केली होती मला हा सहाय्यकारी झाला होता असं नुसतं स्मरण राहण हा त्याचा ऋणशेष आहे ऋण निवृत्त होणं म्हणजे पैसे सव्याज दिल्या कारणाने ऋणनिवृत्त झालं द्रव्याच्या रूपाने काहीही आपल्याकडे शिल्लक नाही ही जरी गोष्ट खरी असली तरी त्याचा ऋणशेष म्हणून ज्याला म्हणतात तो स्मरण रूपाने शिल्लक राहतो हा ऋणशेष जसा व्यवहारात शिल्लक राहतो केव्हाही तुम्ही बघा म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार मोठी चिंतने चरित्र ह्या दृष्टीने सादृश्य म्हणून मी आपल्याला सांगणार आहे अत्ता त्याचा दृष्टांत म्हणून उपयोग करायचा नाही पण सारखेपणा आहे थोडस सा आठवलं म्हणून तुम्हाला सांगतो तुकाराम महाराजांच्या कडे आणि सावकारी असल्या कारणाने कोणाचं येणं कोणाचं देणं हे देणं घेणं पत्रक जे आहे ते त्यांचं दरवर्षीला लिहिले जात असेल कारण महाराज हे हिशेबाच्या बाबतीत फार हुशार हो अतिथ तज्ज्ञ त्यांच्या इतका जमा खर्च कुणीही लिहिला नाही म्हणा त्या जमा खर्चाच्या त्यांच्या जर तुम्ही आभंगांचा विचार केला तो माणूस मुक्त होईल असं माझं प्रामाणिक मत आहे केवळ त्यांचा जमा खर्च वाचा जमा धरुणी सकळ खताविला काळ वरावरी हा अभंग संपूर्ण तुम्ही वाचा साल झाडा कशाला म्हणतात ज्याला वार्षिक आपण आढावा म्हणतो तो रोज कीर्द कशाला म्हणतात खतावणी कशाला म्हणतात या वऱ्या कशा किती ठेवाव्यात या म्हणजे याची एकंदर बारकामाने नोंद केली आहे आत्ताचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्या तज्ज्ञ लोकात या वर्गाच्या प्रसंगात मी वर्गाच्य काही कारणाने श्रवणासाठी गेलो होतो ते श्रवण केल्यानंतर मला सांगा, एका चार ओडीच्या अभंगामध्ये वह्यांची व त्यांच्या एकंदर खतावणीच्या पद्धतीची बिनचूक नोंद एवढी केली आहे की तेवढी नोंद जर केली तर आजही त्यापेक्षा एक अक्षर म्हणून अधिक लागत नाही इतक्या बारकाव्याने जमा खर्चा कारण तुकाराम महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून वयाच्या सुमारे सतराव्या वर्षापर्यंत सतत बिंचूक जमा खर्च लिहिलेला अतिशय उत्कृष्ट जमा खर्च लिहिलाय इतका जमा खर्च कोणीही लिहिला नाही आणि त्या म्हणजे पुढे उदाहरण आहे मागचं की नाथ महाराजांचं असं उदाहरण आहे कारण ते गुरुंच्याकडे गेले तेव्हा पहिल्यांदा जमा खर्च त्यांच्या हातात आला पण तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये ही गोष्ट जास्त चिंतनीय नाथ महाराजांच्या चिंतनामध्ये थोडासा फरक आहे ते गुरुकार्य म्हणून ते करीत तो भाग निराळा पण तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये स्वतः जमा खर्च लिहिणं त्यांच्या वडलो पार्कीत तो त्यांचा व्यवसाय होता ते महाजन की त्यांच्याकडे होती सगळ्या गावची सावकारी होती त्यामुळं देणं घेणं अतिशय व्यवस्थित लिहिण्याची गरज येते नफा तोटा पत्रक हे आपल्याला उपयोगी पडतं आणि देणं घेणं पत्रक ते आपल्याच उपयोगाचं असते पण लोकसंबंधी फार असतात त्याच्यामध्ये त्या दृष्टीने ते पत्र तयार करून ठेवलेलं असल्या कारणाने बंधूंची त्यांची त्यांनी त्या पुढे काही मध्ये प्रसंग पुष्कळ चरित्रात विभागाने करून घेऊन स्वतःच्या वाट्याच्या वया स्वतःकडे घेतल्या तेव्हा त्या जमा खर्चावर बसलं म्हणजे ते सगळं ते चिंतने येतं माणसाच्या लक्षात येतं सगळं कोणाचं देणं घेणं वाय सगळं माणसाची एकंदर स्थिती बाहेरच्या वेशावर वगैरे बघण्यापेक्षा त्याच्या वया बघितल्या म्हणजे काय वस्तुस्थिती आहे ती समजते तेव्हा ती वही उघडली म्हणजे त्यांना ते लक्षात यायचं माणसं भेटायची गावात जाता येतात बंडोपंत भेटले कुणी आणखीन ग्रस्त भेटले म्हणजे लक्षात यायचे की रे याचा आपल्याकडे कित्येक रुपयाचं येणं नोंद आहे आपल्याकडे माणूस बघितला की त्याचं येणं आठवायचं माणूस बघितला की त्याच्यावर असलेली सावकारी लक्षात यायची तुकाराम महाराजांना असं वाटलं की कित्येकाने आपल्याला पैसे परत दिले त्यांनी दिले असं वाटतं म्हणजे दिले नाहीत दिले नाहीत असं वाटतं म्हणजे रोज माणूस बघितल्यावर देखील येणे पदार्थ आठवून माते माणसाला बघितल्यावर देवाचं स्मरण व्हायच्या ऐवजी माणूस बघितला की देणं घेणं आठवत मला हे काय बरोबर नाही म्हणजे ऋण असून ऋणस्मरण आणि ऋण निवृत्त होऊ नही ऋण शेष स्मरण रुपाने माझ्या डोक्यात राहत हा आपल्याला त्रास नको आता काय करायचं काय म्हणले हा वया इंद्राणीत बुडवून टाकलो म्हणजे पुन्हा वया बघायला नको आणि घेणं देणं पत्रकलं म्हणून त्यांनी त्या सगळ्याच्या वह्या सगळ्या वया इंद्रायणीमध्ये नेऊन बुडवल्या स्वतःच्या हाताने बुडवल्या आता त्यांच्या चरित्रात काय आहे काय घडलं हे करतात अशी एक मी कल्पना तुमच्या मांडणार आहे ती म्हणजे ही तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या वया नदीत इंद्रायणीमध्ये बुडवल्यानंतर भगवंतानी वा इंद्रायणी मातेंनी त्या जशाच्या तशा त्यांना परत आणून दिल्या भगवंतानी स्वत हे काम केले ऋण ऋणाईत होऊन हे खरं खोटं मला तुम्हाला काही त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही पण तुकाराम स्वतः स्वतःच्या घरी असलेल्या मालकीच्या जमा खर्चाच्या ज्या वया त्या इंद्रायणीत बोडवल्यानंतर त्या त्यागात जे एक विलक्षण सामर्थ्य निर्माण झालं की ज्या सामर्थ्यामुळे त्यांच्या पुढच्या अभंगाच्या वयात तारल्या गेल्या असं मला तुम्हाला सांगायचं त्या त्यागात या वयाण्याचं सामर्थ्य आहे असं दिसून येत कशासाठी मी आपल्याला सांगितलं उदाहरण कि देणं घेणं हे पूर्ण होऊन झाल्यानंतरही माणूस बघितला की त्याच्याविषयीच जे मनुष्याच्या मनात स्मरण होत हे स्मरण हेच त्या ऋणाचं शेष आहे हा ऋण शेष जसा शिल्लक राहतो अगदी त्याच पद्धतीने आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीत अज्ञान निवृत्तीपूर्वक चा या चारही वाणी अतिशय अतिशय करतात आणि या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीनंतर या वाणी आपल्या ऋणात निवृत्त होतात पण ऋणशेष म्हणून ज्याला म्हणतात ते ऋणशेष शिल्लक राहतात हे असतात या चार वाणींनी माझ्यावर महत्व उपकार केले यांच्या सह्यामुळे मी या अवस्थेला प्राप्त झालो हे जे स्मरण आहे ना हे ऋण शिल्लक राहत राहत शिल्लक पुन्हा त्याचाच अर्थ आहे शेष राहणं काय आणि शिल्लक राहणं काय तेव्हा ऋणशेष राहतो ऋण शिल्लक राहत हे शेष म्हणून त्याला म्हणतात ऋण जरी निवृत्त झाले तरी त्याचा शेष स्मरण रुपाने राहत असतो ते निवृत्त निशेष म्हणजे शेष विवर्जित शेष म्हणजे शब्द पूर्णत्या निश्चेष म्हणजे पूर्णतया जे ऋण निवृत्त व्हायला पाहिजे ते होत नाही का होत नाही ऋणशेष स्मरण रुपाने राहतो म्हणून अगदी जागा केलेला मी जागा असे म्हणतो मात्र मात्र, परंतु त्याची झोप निश्चित गेलेली नसते मी जागा झालो हे बोलणे सुद्धा झोपले झोपेतलेच असते त्याचं बोलणं झोपेतलंच असतं कारण आपण जाऊन पार करतो तिथे तसाच झोपलेला असत याचा हा अभिप्राय आहे की सच्चिनंद ब्रम्मरूपेकडून जीवास आत्म्याचे ज्ञान नाही किंतु अविद्ये करून मी मनुष्य ब्राह्मण काळा गोरा इत्यादी अनाथ पदार्थांचे जीवाला जे जी ज्ञान आहे ते अहम बुद्धि कायम ठेवून ज्ञान आहे म्हणून तुम्हाला मी आरंभी सांगितलं जोपर्यंत अहंकार जिवंत आहे तो या वाचो वाचालत्व न म्हणजे तो या वाणी वाचालत्वाचा परित्याग करीतच नाही तुम्ही कायम ध्यानात ठेवायचं हे आणि माणसाच्याही काही ध्यानात येत नाही चार अक्षर प्रवचन कीर्तन करता आलं की माणसाला वाटतं आपलं सगळं संपलं जालो आहे जो म्हणे तो काहीची नेणे अशी स्थिती मनुष्याची शेवटी प्राप्त होते म्हणून कायम लक्षात ठेवायचे की अहंकार निवृत्त झाला का बाबा हे तू तुझ्या मनाला विचाराने अहंकार निवृत्त लोकाला सांगून बघत नाही कारण माझा आता अहंकार निवृत्त झाला आहे काय आहे हा अहंकारच एक प्रकारचा <laughs> माझा म्हणणे अहंकार निवृत्त झालाय हा सुद्धा अहंकार आहे मी आता अहंकाराचा त्याग केलाय अहंकार त्यागाचा अहंकार पूर्वी देहाचा अहंकार होता आता त्यागाचा अहंकार आहे असा अहंकार या त्या रूपानं कोणत्या ना रूपाने येतच असतो तो वेश बदलतो एवढंच कधी देहाला तात्म्य करून निर्माण होतो कधी स्त्री धनपुत्रा देखाला धरून निर्माण होतो कधी तो स्वतःच्या अंगाने राहतो कधी आणखी अहम ब्रह्मास्मित्याकारक रूपाने राहतो पण राहतो तो जात अहंकार तेच सर्व दुःख कारण आहे म्हणजे मूळ सगळ्यात कारण आहे अहंकार हे सगळ्यात महत्वाचं दुखणं हे दुखणं काही कोणाच्या ध्यानात येत नाही आपल्या स्वतःच्या येत नाही लोकांच्या त्याहून येत नाही समजा लोकांच्या ध्यानात आला एखाद्या श्रेष्ठ ज्ञानी पुरुषाच्या किंवा जनसामान्यांच्या पैकी जर ध्यानात आलं काही कारणांना त्याने आपल्याला जर प्रामाणिकपणाने ते सांगितलं ते आपल्याला सहन होत आपल्या वाटतं माझा अहंकार कडतो जाग तो कोण माझा अहंकार काढणार बघा आता अहंकार किती जागा होतो वरच्यावरती बघा म्हणजे त्याचा जो सूत असलेला अहंकार त्याला जर कोणी सांगायला लागला काही कार्यानुय ते नंतर तो अहंकार दिवसल्यासारखा कोणा एकदम खवळ उठतो अशी स्थिती निर्माण होते त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता ज्ञाना दिवाळींची अपेक्षा आहे अहंकाराच्या निवृत्ती करता याचीच आवश्यकता आहे इतके ज्ञान जरी जीवात झाले तरी ते दृष्टांताप्रमाणे अविद्यमधील आहे याचेच नाव वाचारण ते ही निश्चेश गेले पाहिजे महाराज म्हणतात मी ब्रह्म आहे अशी वृत्ती राहण हेच वृनशेष आहे ते या रूपाने ऋणशेष शिल्लक राहिले जसं हे व्यवहाराचं स्मरण राहतं आणि त्याच पद्धतीने अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती रुपाने आविद्येच स्वरूप आपल्या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे तोपर्यंत ही वृत्ती राहणारच किंवा उलट लक्षात ठेवा ही वृत्ती जोपर्यंत तुमच्या ठिकाणी शिल्लक आहे तोपर्यंत अविद्य आहे असं तुम्ही समजा एक गमतीदार उदाहरण तुम्हाला सांगा गुरुजींचं हे उदाहरण आहे ते स्वतचे व्यापारी असल्या त्यांच्या उदाहरणात मोठा बारकावा आहे तस उदाहरण बारीक आहे पण मार्मिकता त्याच्यामध्ये आहे ती मार्मिकता अशी ते म्हणत असत की आपल्या कडोसरीला एक रुपया दिलाय का तो हो रुपया घेऊन आपण गावाभर फिरलो तो कडोसरीचा रुपया गेलाच नाही चाललाच नाही तो कडोसरीला कायमच समजावं की हा खोटा रुपया असला पाहिजे सगंध बाजारभर फिरून आपला कृपया जात नाही अ जे लोक रस्त्यानं जाणाऱ्या प्रत्येकाला विचारतायत बाबा काय घ्यायचं म्हणून जे आपला माल विक्री दुकानदार दुकानदार दुकान कशासाठी मांडल्या बाबा विक्री करायसाठी माल जपून ठेवण्यासाठी हा विक्री करण्यासाठी त्याने ते दुकान मांडलेले त्याला काय इच्छा नाही काय विकायची त्याला इच्छा आहे मग काय याचा रुपया गेल्याने सबंध बाजारभर कोणाला माहितीये गेल्याने गेला नाही एवढी गोष्ट कधी जे लोक उत्सुक आहेत अतिउल्लसित रुपया घेण्यासाठी त्या लोकांच्या बाजारातही हा रुपया कोणी घेतला नाही समजावं की कडोसरीचा जो रुपया जात नाही तो खोटा रुपया असला खरा रुपया घेऊन तुम्ही बाजारात जातोसरीचा रुपया सुद्धा राहत नाही लगेच पहिलाच दुकानदार घेऊन टाकतो त्या म्हणतो सांगायचं तात्पर्य खोटा रुपया असला म्हणजे कडोसरीचा जात नाही आणि खरा रुपया आला असला म्हणजे राहत अगदी त्याच पद्धतीने यथार्थ रूपाने खरोखरीच मनुष्याला अहम ब्रह्मासमित्या कारती निर्माण झाली की ती निघतो आणि ती जर वृत्ती आता सांगितल्याप्रमाणे विद्वानांच्या समजुतीप्रमाणे अज्ञान निवृत्तीपूर्वक आणि अहम ब्रह्मास्मित्याकारक रूपाने जर शिल्लक राहिली आणि त्यामागे जर आविद्यालेख असेल तर ती वृत्तीचा म्हणजे आता उलट लक्षात ठेवायचं अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती निवृत्त झाली म्हणजे पूर्ण ऋण निवृत्त झाला असं समजायचं आणि ही वृत्ती निवृत्त झाली नाही ती वृत्ती शिल्लक आहे तोपर्यंत समजायचं की आविद्यालेश अजून शिल्लक आहे ऋण आहे असं यावरून पराधिक वाणींचा काही उपयोग नाही असं जर कोणा असं वाटत महाराज म्हणतात की या सर्व वाणींच्या दृष्टीने आपण विचार केला असताना अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती ही सर्वात श्रेष्ठ स्वरूपाची आहे असं असताना या ऋणशेषाला पाहून जर कोणी म्हणेल की या वाणींचा मग काही उपयोग नाही त्या रूपाने तरी शेवटी अविद्याच राहते त्याचं उत्तर देतात तर त्याचे सांगितलं नाही सिद्ध जागरणाच्या दृष्टीने ही जागृती सुद्धा एक प्रकारची मित्राच आहे वाचा ऋणाचा हा एक प्रकारचा शेष आहे एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं अविद्या निवृत्तीपूर्वक हो हम या भावनेच्या निवृत्तीपूर्वक हम ब्रह्मास्मित्या कार वृत्ती ही जरी विद्वानांच्या कर्वी जागृती म्हटली जात असली तरी सिद्ध जागरणाच्या दृष्टीने ही निद्रा एवढं मी तुम्हाला सांगितले त्याचा उपयोग नाही असं नाही कारण अविद्या आणि अविद्या कार्य यांचा जर आपण विचार करू लागलो अविद्या अध्यारोपेसाठी अविद्येचा जर अध्यारोप केला तर त्या अविद्येच्या अध्यारोपा मूळ शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी जीवत्व आरोप त्यामुळे जीवत्वाचा आरोप होत असतो अविद्येच्या आरोपानेच जीवत्वाचा आरोप होतो अविद्या विशिष्ट चैतन्याला तर जीव चैतन्य म्हणतात किंवा अंतकरण विशिष्ट चैतन्याला तर जीव चैतन्य म्हणतात म्हणून अविद्या आरोप हा अविद्येचा जर अध्यारोप असेल तर अविद्या अध्यारोपा जीवत्वाचा अध्यारोप होतो ही गोष्ट कायम घ्यानात ठेवायची आणि जीवत्वाचा जोपर्यंत अध्यारोप आहे तोपर्यंत आणि अविद्या आहे असं जाम पक्क लक्षात ठेवायचं आता त्याच उलट अविद्या अविद्या आरोप था, था विनाश हे सती अविद्याध्यारोपाचा अविद्या आरोपाचा जर विनाश झाला अविद्येचा जर बाध झाला तर आरोपित जीवत्व जीवत्वसंबंध हा विनाश हा जीवत्व संबंध जो असतो त्या जीवत्व संबंधाचाही विनाश होतो किंवा जीवत्व रूप बंध विनाशः जीवत्व नावाचा जो बंध आहे त्या बचा विनाश होतो म्हणजे अविद्यारोपाने विनाश होतो असा नियम असल्या कारणाने एकंदराची स्थिती असल्या कारणाने महाराज म्हणतात बंध विनाश हे सती जर बंधाचा विनाश झाला तत्वज्ञानाने या चारही वाणींच्या साह्याने बंधाचा जर विनाश झाला तर बंधविनाशाबरोबरच तर साधन रूप असलेल्या साधनभूत श्रवणाधी विनाशा श्रवणाधिक साधनांचाही विनाश होतो या पराधिक वाणींचाही विनाश होतो साधन विनाशे सती साधनाचा जर विनाश झाला श्रवण मननादिक अनुष्ठानांचा जर विनाश झाला हे अनुष्ठानही जर थांबली तर महाराज म्हणतात त्यावेळी पराधी नाम पराधी वाणी आहेत त्या वाणी ही अपसुकाच विनाश हा सिद्धती त्यांचा विनाश सहजच सिद्ध होतो त्यांचा आता पुन्हा वेगळा विनाश करायची आवश्यकता राहत नाही असा नियम असल्यामुळे या पराधिक वाणींचा उपयोग नाही असं म्हणू नकोस मोक्ष करून देण्यास उपयोगी आहे जीवाला मोक्ष करून देण्याच्या बाबतीत त्या उपयोगी आहेत कारण अविद्या अध्यारोपाने प्राप्त झालेलं जे जीवत्व ते या वाणीच्या साह्याने अविद्या व तत्कार्य आरोपित असलेल्या बंधरूप जीवत्वाचा विनाश करण्याला त्यांचाच उपयोग आहे पण जर त्या निश्चय करून अविद्ये बरोबर आपल्या अंगाचा नाश म्हणजे आहेत ही मात्र गोष्ट खरी लक्षात ठेवायची त्याचं कारण अहम ब्रह्मस्मित्या कार वृत्ती त्याच्या बरोबर गेली पाहिजे कोणाच्या बरोबर गेली पाहिजे अविद्ये बरोबर म्हणजे बंधनिवृत्ती बरोबर त्या स्वतः निवृत्त झाल्या पाहिजेत नाही काय व्हायचं कि पहिलाच बंध बरा होता म्हणायची वेळ कारण अहम ब्रह्मास्मित्या वृत्ती रुपाने पंचऋषीकारांनी म्हटल्याप्रमाणे किंवा तात त्याच्यावर विवरण करताना म्हणत असत की पायात मोडीला काटा दुसरा राहनातला काटा घेऊन काढून टाकायचा आणि पहिला काटा काढून टाकल्यानंतर तो दुसरा काटा जर खेशात ठेवला तर तो, तो पुन्हा आपल्याला पोचल्याशिवाय राहणार नाही मग काय करायचं पहिला काटा कुठे टाकला म्हणजे त्या पलीकडच्या खड्ड्यात टाकलं मग हा दुसरा तिथेच टाकायचा टाकायचा कंटकिन कंटकही अविद्या ही त्या निवृत्त होते त्याबरोबर त्याला निवृत्त करणारे अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्तीही निवृत्त झाली पाहिजे तरच आविद्या लेश नाही असं आपण समजा नाही त्या रूपाने आविद्या जागृत असं तुम्ही समजायला हरकत नाही म्हणून अहम ब्रह्मास्मित्या कारक वृत्ती हाच एक प्रकारचा बंध आहे असं महाराज म्हणतात हे दोन अवयांनी दृष्टांत पूर्वक सिद्ध करत हे प्रसंग म्हणतात भगवंताला थोडस निराळ बोलायचं आहे तरी पुणे एक गोष्ट तिथे म्हटलेली आहे सोहम भाव वाटपू हुखा लागे रंकू दयात या दृष्टीचा कलंकू झणे लागेल तुझी या प्रेमा असं तिथे म्हटलेलं आहे मग सोहम भाव आटोकू म्हटलेला आहे आता त्याच्याही बद्दल बराच व आपल्याला त्याच आशिरायचं नाही किंवा तुका म्हणे अहम ब्रह्म आड ये, ये हा एक प्रकारचा भ्रम आहे का त्याच कारण मी देह आहे याच्या सापेक्ष आहे म्हण जरी तुमच्या कारण लक्षात आली नाही तरी हे सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की ते सापेक्ष आहे मी देह आहे म्हणणाऱ्याच्या दृष्टीने ठीक आहे एवढं पण स्वस्वरूप जे आपलं आहे त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जर अविद्येचाच अभाव आहे ते जर सदाच स्वयंप्रकाश आहे तर त्या सिद्ध जागरणाच्या दृष्टीने ही जागृती एक प्रकारची मित्र दुसऱ्या शब्दात तुम्हाला मी जागा झालो म्हणजे याच्यापूर्वी झोपला होता मी ब्रह्म आहे त्याचा अर्थ याच्या पूर्वी विधी आहे म्हणत होता म्हणून आता मी ब्रह्म आहे पण जे ब्रम्ह ब्रह्मच आहे जे स्वरूपाने नित्यसिद्ध आहे जे स्वयंप्रकाश आहे त्याला पुन्हा मी ब्रह्म म्हणायचं काय करणार निद्रेच्या सापेक्ष जागरणाचं सिद्ध जागरणाचं वर्णन चाललेलं आहे म्हणून त्या जागृतीला हे निद्रा म्हणतात किंवा अविद्यालेश म्हणतात किंवा वाचा असं म्हणतात तात्पर्य असा आहे की अधिकारी पुरुषाला जर ज्ञान झाला शुद्ध असलेल्या पुरुषाला जर हे ज्ञान झालं तर ते यथार्थ रुपास्मित्याकारक उदयालाही येते आणि ती अज्ञान निवृत्ती बरोबर हो आपण स्वतःही निवृत्त होते याबाबत मात्र अहमब्रह्मासमित्याकारक व्यक्तीला स्वप्न निर्वाह तत्व तिला आता पुन्हा वेगळं निवर्तक कोणी लागत नाही ते आपण होऊन निवृत्त होते म्हणजे कशामुळे खरी झालीमुळे हे त्याचं उत्तर आहे खरी अहम ब्रह्मासमित्या कार ती राहत नाही आणि खोटी झाली की ती राह ती जात नाही आपल्याकडे खरी ही अहम ब्रह्मासमित्या कारण व्हावी अशी या बोलण्यामागे तळमळ आहे खरं सांगायचं अतिशय चित्तामरी करुणा कॅरी तुला जर अहम ब्रह्मासमित्या कार निर्माण झाली अरे बाळ तुला ही खरी व्हावी म्हणजे कशावरून ही निवृत्त होईल खरी झाली जर ही राहिली खरी निर्माण झालेली कधीतरी उलट महाराजाने असं दिलंय सोळा व्याध्यात आपण वाचा की जर असं अनधिकाऱ्याला कदाचित ज्ञान झालं तर ती आसुरी संपत्ती पुन्हा जागी असल्याकारणाने अविद्या लेशती असल्याकारणाने या अहंकाराच्या निवृत्तीला समर्थ नसल्याकारणाने अहंकार सूप्त रूपाने का जसा झोपे गेल्यानंतर घटकावर विलीन होतो तसा कदाचित या त्याच्या वृत्तीमुळे विलीन झाला असेल पण पुन्हा तो आपलं डोकं वर काढी आणि मग कामाच्या अधिकामध्ये प्रवृत्त होईल असं स्वच्छ लिहिलेलं आहे आधी उपजो आहे हो हे असुरी संपत्ती अगोदरही ज्ञान निर्माण होऊच देणार नाही पण समजा झालंच तर आवाटा उपजली आली वाट असोय त्याला आडमार्गाला घेऊन जाईल असं निर्माण लिहिली त्या स्वच्छ निर्माण पुढे म्हणून आपल्याला ही वृत्ती खरी निर्माण झाली की ती अन्नची म्हणजे निवर्त्या असलेल्या अज्ञानाची निवृत्ती करून आता मला कोणीही निवृत्त शिल्लक नाही या कारणास्तव ती स्वतः निवृत्त होते तिच्या निवृत्तीला आता पुन्हा दुसऱ्या वृत्तीची आवश्यकता नाही जर या अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्तीला कुणाही दुसऱ्या वृत्तीची निवृत्ती करता गरज भासेल तर त्या दुसऱ्याकरता तिसरी का नको तिसऱ्याला चौथी का नको असा अनवस्था दोष निर्माण होईल म्हणून शास्त्रकारांनी यथार्थ ही वृत्ती निर्माण झाली म्हणजे जा अज्ञान निवृत्तीबरोबर ती आपणही स्वतः निवृत्त होते असं सांगितलेलं आहे किंवा त्याच्या पुढेच सांगू का प्रामाणिक माणसांचा असं असा स्वभाव असतो अनेक प्रामाणिक लोकांचं आम्ही असं पाहिलेलं आहे की ते प्रामाणिक लोक एखाद्याचं कार्य आणि कार्य करून ते कार्य एकदा सिद्धीला गेलं स्वाधीन करून आपण बाजूला कधीही गुंतत नाही आपला स्वभाव असा आहे की आपलं नसताना आपण नुसतं बघितलं तरी सुद्धा म्हणतोय की ते तू मिळवत असताना मी बघायला होतो तेव्हा मला त्यातला प्राप्तीचा अर्धा वाटा दिला पाहिजे हे काही कारण नाही म्हणजे बघून आपण त्याच्याशी संबंध जुळवतो ज्ञानी माणूस एखाद कार्य करूनही ज्याच त्याला त्याच्या स्वाधीन करतो आपण त्याच्यापासून वेगळा राहतो प्रामाणिक माणसाचं हे काम प्रामाणिक माणसं ज्याप्रमाणे एखाद्याच कार्य करून आपण स्वतः त्याचा त्याची मर्यादा त्याचं प्रांत त्याचा प्रांत संपला म्हणजे जसं बाजूला होता अगदी त्याच पद्धतीने ही अब्रह्मास्मित्या कार वृत्ती जर प्रामाणिक निर्माण झाली तर ती स्वतः आपणहून निवृत्त होते ती आपला हक्क गाजवायला तयार होतो सिद्ध करता। देहा पाए। जाती मना इंद्री, जाये संबंधी आटती या महाराज म्हणतात हे हो? कस घडत कि आम ब्रह्मा खरी निर्माण झाली कि ती आविद्येबरोबर स्वतः निवृत्त होते असं आपण म्हणतात हे कसं शक्य आहे त्याला काही दृष्टांत सांगता येईल का तर दृष्टांतपूर्वक ही गोष्टपादि नाश्य देहाच्या नाशाबरोबरच इंद्रियादिकांचा हस्तपादिकांचा नाश आपोआप होतो हे सगळे डोळ्याने उघड्या डोळ्याने पाहतात न ते केनाशेह विनाश अनुभू येते आपल्या असं कधी दिसणार नाही की देहाचा विनाश होण्या वाचून त्या अवयवांचा नाश झाल्या असं तुम्हाला दिसणार नाही देह नाशाबरोबर आणि अवयवांचा नाश जसा आपोआप घडतो किंवा मनोनिवृत्त मन निवृत्त झाला असताना इंद्रियाना निवृत्तीही अवश्यमेव भवती इंद्रियांची निवृत्ती सहजच घडते त्याचं का कारण आहे मनोदशेंद्रियाध्यक्षम हृत्पद्म गोलके स्थितम त्या हृदयामध्ये राहणार या शरीरात राहणार मन ते सर्व या दाही दाही म्हणजे कर्मेंद्रियांचं व ज्ञानेंद्रियांचं ते अध्यक्ष असल्याकारणाने शुभाशुभ व अमिश्र कर्माच्या प्रवृत्तीचं मुख्य कारण असल्याकारणाने आवडी ते वृत्ती किरीटी आधी मनवण्याची उठी मग ते वायम असल्यामुळे ते मन एकदा निवृत्त झालं की बाकीची सर्व सर्व इंद्रिय आपोआप निवृत्त होतात म्हणून गोपाळांच्या वर्णनात अशी एक गंमत आहे बघ की एक गोपाळ असं म्हणतो हे देवा मनेरी नावाची जी गाय आहे काय देवाला असं वाटलं मी सगळ्या गायी सांभाळायचं त्यापेक्षा हा काम एक गाय मी सांभाळायची बाकीच्या दहा गायी बाकी मात्र तो सांभाळणार म्हणजे दहा इंद्रियांचं संरक्षण त्यांचं श्रमधम करणं नियमन करणं ते काम मी करतो पण मन नावाची जी गाय त्याचं नाव ठेवले मनेरी गाय ती मनेरी गाय जे आहे ती देवा ती तू तू सांभाळ देवानी एकदा मनेरी गाय सांभाळल्यावर बाकीच्या गायी सांभाळायचं खरं कारणच पडत नाही काही <laughs> कारणच नाही कशाला पडणारच नाही कुठे मन एकदा ताब्यात आल्यानंतर बाकीचे इंद्रिय सहजच ताब्यात येत असल्या त्या गोपाळने युक्ती केली भगवंतला असं वाटलं मीच छान म्हणून पण एखादा गोपाळही असा छाणा निघतो की जो देवाच्या ओटीत आपण ऊन पडतो असा ओटीत पडणारा माणूस लागतो त्यांची निवृत्ती होतच असते पुन्हा त्याची वेगळी निवृत्ती करण्याची गरज आत्ताचे तज्ज्ञ ही, ही असं मानता कि मनात केलेल्या एकंदर चिंतनाप्रमाणे मनुष्याचे देहाचे आकार ही बदलतात मनुष्याच्या इंद्रियांच्या ही बदल होतो असं आत्ताचे वैज्ञानिक मानू लागलेले आहेत आपल्यामध्ये असं तर दिलेच आहे हो की मरताना जशी माणसाची बुद्धी असते त्याप्रमाणे त्या गतीला तो प्राप्त होतो हा पुढचा भाग आहे पण मन एकदा ताब्यात घेतल्यानंतर मनाचा विनाश मनाचा निग्रह केला की इंद्रियांचा निग्रह जसा आपोआपच होतो किंवा रवी अस्तंगते सूर्य एकदा अस्तास गेला असतो गिरीच्या उपकंठी रिगाली या रवी बिंबापाठी रवी रश्मी जैशा किरीती संचरिते गा त्या सूर्य किरणांना असं सांगायला सा लागत नाही कि तुम्ही जाणार का त्यांच्या बरोबर ते चित्र तुम्हाला विचारायला तयारच कुठे सूर्य गेल्या की त्याच्याबरोबर ते किरण निघून जातातच तुम्हाला विचारायला त्या वेगळ्या राहतच नाहीत ती प्रभा त्याच्या बरोबर ती किरण त्याच्या बरोबर जातात अस्तंगते सती तर किरण समूहा त्या सूर्याचा किरण समूह जो आहे तो समूह त्या समूहा सह त्या बिंबा विली येते तेही निघून जातात ते पुन्हा वेगळे शिल्लक राहत नाहीत त्याप्रमाणे किंवा होतं स्वप्न निवृत्ती आपण जागृत झाल्यानंतर आपल्या स्वप्नाची स्वप्नावस्थेची निवृत्ती होती जागृती बरोबर निवृत्त होत स्वप्नातले पदार्थ निवृत्त होतात निवृत्त होतो स्वयं एकमेवा द्वितीय शिल्लक राहतो निद्रा निद्रा निवृत्त झाल्यानंतर जी जागृती निर्म होते, होते।, होते।, होते। निरा निरा त्या जागृतीमध्ये निद्रा निवृत्त होते आणि निद्रे स्वप्नही निवृत्त होत एक म्हणजे आवर्ण, आवरण आणि आवरणाच्या कारणाने घडलेला विक्षेप या दोन्ही निवृत्ती होते अस्तित्व असतो कार्य प्रती होतच असते केव्हाही तुम्ही लक्षात ठेवा किंवा उलट लक्षात ठेवा जोपर्यंत कार्याची प्रती होत आहे तोपर्यंत त्याच कारण या नात्या आरोपाने कुठेतरी शिल्लक आहे कदाचित आपल्याला माहित नसेल हे कुठे शिल्लक आहे म्हणून बीजरूपाने कुठेतरी ते शिल्लक असेल कारणे सी कार्य प्रती न्याय असा न्याय असल्या कारणाने विचार केला तर अलंकार मृतिका कार्य असलेले घटाधिक पदार्थ या सर्वांची प्रती आपल्याला येत असते जर सोनच नसेल मृत्यिकाच नसेल तर घटाधिकांची आपल्याला प्रती येणार म्हणून कारणाच्या अस्तित्वामध्ये कार्याची प्रती येत असते असा नियम असल्या कारणाने न तो असती म्हणजे कारण नसे तर कार्याची प्रती नाही असा नियम आहे म्हणजे काय झालं ज्याच्या असती येते व ज्याच्या नसण्यामध्ये कार्याची प्रती येत नाही आता तुम्ही ते उत्पत्तीच्या वेळी विचार करताना असं म्हटलेलं आहे चिंतन केले की जे कार्याच्या उत्पत्तीच्या अव्यवहित पूर्व काली असतात तो तो पुढचा भाग आपल्याला आता घ्यायचा नाही आपल्या फक्त त्यातनं एवढंच यायचं आहे की ज्याच्या असण्याने अवलंबून प्रतिती अवलंबून आहे म्हणजे कारण असते तर कार्याची प्रती नाही असा नियम असल्या कारणाने हा नियम जर आपण लक्षात घेतला तर अभाव आहे म्हणजे कारण अभाव येतो तास कारणाचा जर अभाव झाला तर या कार्याची प्रती येणार नाही या सर्व पराधिक वाणींच मुख्य कारण आहे अविज्ञान त्या अविद्येची जर तत्वज्ञानाने निवृत्ती झाली किंवा अविद्येचा जर अभाव सिद्ध झाला अविद्या या सति अभावे अभाव सिद्ध झाला पराधीना पराधिक वाणींचा अभाव पुन्हा वेगळा सिद्ध करावा लागेल अविद्या या सती अविद्या असेल पराधीनाम भावा पराधिकवाणींचं अस्तित्व असून तर अविद्येचा अभाव झाला कारणाचा अभाव झाला पराधिक वाणीं तासाम आपाव त्यांचाही त्या वाणींचाही अभाव होतो तो कसा होतो स्वयंयोग होती त्याच्याकरता पुन्हा वेगळा प्रयत्न करायला लागत नाही म्हणून अविद्या असं तोपर्यंत वाणींचं अस्तित्व आहे अविद्या अनिवृत्त झाली की त्याच्या कार्याचा म्हणजे वाणीचा अभाव आप आपण किती निष्कर्ष हा, हा या सगळ्या म्हणण्यातला निष्कर्ष आहे हा त्यातला सार वाच असली तर बाधित अनुवृत्ती म्हणायचं कसा नाश करून देतात तर देह पडला म्हणजे त्याच्याबरोबर जसे हातपाय जातात किंवा मनाचा लय झाला म्हणजे त्याच्याबरोबर तशी इंद्रिय जातात नाहीतर मन पुढे निघून गेले इंद्रिय मागे राहिले असं घडत नाही मनाबरोबर इंद्रिय जातात देहा बरोबर बरोबर सगळे अवयव जातात कारण अवयव अवयवी भाव संबंध त्यांचा असल्या अवयवी गेला ते अवयव मागे शिल्लक राहत नाही म्हणून तर माणसाला लक्षात ठेवायचं की भगवंताची लक्ष्मी ही अर्धांगी आहे माणसानं नारायणाचं भजन करावं तात्या नेहमी म्हणत असत आम्ही नारायणाचे भक्त आहोत आम्ही लक्ष्मी भक्त नाहीये आम्ही फक्त नारायणाचे भक्त आहोत नारायण भक्त असल्या कारणाने समजा आमच्याकडे लक्ष्मी आली नाही असं गृहित धरा आम्ही सांगू ती लक्ष्मीच नाही ठेव कटकट नाही तात्या काय म्हणतात तात्या म्हणत असतो अवयवी मागे शिल्लक राहत नाही अवयवी परमात्मा असल्या कारणाने आणि लक्ष्मी हे त्या परमेश्वराचे अंग असल्याकारणाने अंगी बरोबर अंग हे आपोआप जसं जात असत त्यालाच अंगी म्हणून घेणं शोभत ध्यानात ठेवायचं अंग म्हणून म्हणणं शोधत की जो अंगीच्या व्यतिरिक्त स्वतंत्र राहत आपण कित्येक वेळा म्हणतो की आम्ही त्यांच्या अंग हो, आहोत म्हणून मग अंगाला सोडून तू कसारे इथे त्याचं काय आपल्या जोड उत्तर नाही म्हणत लक्षात ठेवा म्हणून देह केला की त्या देह रूपी अवयवी बरोबर जस अवयव हस्तपाद आधी निघून जातात सूर्य निघून गेल्या की त्याच्यावर किरण निघून जातात निद्रा निघून गेली की त्याच्यावर त्याच्याबरोबर या पराधिक वाणीही निवृत्त होतात त्याही आपल्या कोणत्याही शेषलेश रूपाने शिल्लक राहत नाहीत हा त्यातला मूळ निष्कर्ष आहे पण आविद्या खरी निवृत्त झाली पाहिजे आणि अहम ब्रह्मासमित्या कारवृत्ती खरी निर्माण झाली पाहिजे अथवा सूर्य गेला म्हणजे त्याच्या बरोबर जशी किरणे जातात किंवा निद्रा संपली की स्वप्नाचा ज्या प्रमाणे नाश होतो त्याप्रमाणे अविद्यचा नाश झाला हो हो की अविद्या कारणे ज्या वाणी त्यांचाही नाश होतो त्यांचाही त्याच्या बरोबर नाश व्हायला पाहिजे होतो त्याच्या नाशासाठी दुसरं कोणी लागत नाही का लागत नाही निवर्त्य जे आहे ते निवृत्त झालं की निवर्तक आपण त्याच पुन्हा काही काम राहत ही वास्तविक स्थिती आहे परंतु या स्थितीचा निश्चय या वाणी असताना सुद्धा प्रशास होतो त्या, त्या चारही वाणी जरी स्पष्ट रूपाने नसल्या तरी त्या सूक्ष्म रूपाने असतात जरी तुम्हाला स्पष्ट रूपाने त्या वाणी नाही असं दिसायला लागलं तरी बीज रूपाने त्या शिल्लक असतात म्हणून जरी त्या स्थूलदृष्टीने गेल्यासारख्या दिसल्या तरी त्यांचा वास्तविक नाश होत नाही वास्तविक नाश होण निराळ्याने गेल्यासारखं दिसणं हे निराळे असं म्हणायचं नाही म्हणायचं प्रामाणिकतेचा आम्हाला कारण ती निवृत्त झाली आहे तर शिल्लक हे ज्याच त्यांनी बघायचं हे आम्ही समजून उपयोग नाही चित्तभूमिकेवर अवलंबून सत्वापत्तीनंतर एखादा माणूस असं शक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यकामध्ये जावा आणि एखाद्याने सत्वापत्तीतच असावं हा त्यातल्या जा त्याच्या अंतकरणाच्या योग्य तीव्र अवलंबून भाग असाय पुढच्या ज्या भूमिका आहेत त्या अंतकरणाच्या शेवटपर्यंत तरी सुद्धा अंतःकरणाची जशी पूर्वसंस्काराची स्थिती असेल त्या संस्काराच्या स्थितीप्रमाणे पुढचे त्याचे व्यवहार होतील ते कितपत त्याचे बाधित आहेत कितपत तो त्याला सत्य समजतो कितपत तो त्याला चिकटलाय हे आम्ही नाही बघायचं आपल्या जटेमध्ये कोण बसलंय हे दुसऱ्याने काय सांगायचं आपली जटा आपण झाडून झटकून बघावी काही जटेत सापडते का बघावं काय सांगणार आपल्या जटा मोकळ्या असाव्यात जटेत काही नसावं माणसाच्या जटा असावी जटेत काय असू नाही जटेत काय बसले तर आम्ही तरी काय सांगायचं स्थिती मात्र येते की जटेत एखादी उपाधी असू शकते किंवा उपाधी असू शकतो आम्ही काय एखादी उपाधी जटेत असू शकते किंवा एखादा उपाधी भुतड्यातही असू शकतो आंबाडा ते ज्यात त्यांनी बघायचं ते आम्ही काय सांगतो जा, विचारामध्ये आता नाही दाज असतो तुम्हाला तिन्ही गोष्टी सांगतोच कारण ते सांगणं आता ओघानेच प्राप्त झालेला आहे प्रसंग प्राप्त काही कारण नाही प्रकाशनाच्या बाबतीत आणि दिलेला आहे त्याचा विस्तार पुष्कळ आहे त्यातला काही अंश आपल्या पुढे असं सांगतो कि सर्व या जगताच प्रकाशन कोण करत हे भौतिक प्रकाश जे आहे सूर्य चंद्र इत्यादी दीपदीपिका शशी तारा किंवा वृत्तीमध्ये प्रकाशन आपली वृत्ती सूर्य करते वृत्तीचं प्रकाशन चैतन्य करत चैतन्याचं प्रकाशन कोण करत त्याच कोणी करीत ते स्वयंप्रकाश शरीराची उत्पत्ती कशी झाली पंचमहाभूता पसंत आहे आपले मोघम सांगतो हे भौतिक शरीर असल्याकारणाने पंचमहाभूता पसंत आहे पंचमहाभूतांची उत्पत्ती कोणापासून झाली मायेपासून झाली मायेची उत्पत्ती कोणापासून झाली तिची कोणापासून ती अनादिसानिवाह करत भेद यांचे भेदंचे भिनती भेदा भेदा यथ भेदांतर मंत्रेनं या न्यायाने ती सगळ्यांची सिद्धी करून उत्पत्ती करून तिची मात्र उत्पत्ती होत नाही असं तिला उत्पत्तीच्या बाबतीत स्वप्ननिर्वाह करत आता वृत्तीच्या बाबतीत घट आहे असं कोणी सांगितलं वृत्तीने सांगितलं कारण अस्थिव्यवहाराचा हेतू अंतःकरणाचा वाद्येचा जो परिणाम त्या परिणामाला वृत्ती म्हणावं असं वृत्तीचं लक्षणं केलेलं त्याच्यातही बराच विचार आहे तो विचार स्वतंत्र आपण करू त्याचं कारण केवळ एवढ्यावरही भागत नाही त्याच्या वृत्तीच्या लक्षणात कारण त्याची पदकृती पदपरीक्षा म्हणून ज्याला म्हणतात ती अतिविस्ताराने केली असल्या कारणाने त्याचा अंतिम भाग असा आलेला आहे अस्थिर व्यवहाराला कारणीभूत असणारा अंतःकरणाचा वाद्येचा जो परिणाम त्याला वृत्ती म्हणावर इथपर्यंत लक्षण आलेला आहे या लक्षणाच्या दृष्टीने घट आहे असं वृत्ती म्हणते पट आहे असं वृत्ती म्हणते असं वृत्ती म्हणते मी ब्रे वृत्तीच म्हणते म्हणजे प्रत्येक पदार्थाचा व्यवहार करण याबाबतीत वृत्तीला स्वपरनिर्वाह आहे या वृत्तीतला अहम ब्रह्मास्मित्याकारक म्हणजे महावाक्यूपी शब्द प्रमाणापासून किंवा शब्दरूपी प्रत्यक्ष प्रमाणापासून तर ही वृत्ती अविद्येची निवृत्ती करते अविद्येच्या निवृत्तीचा व्यवहार कोण करत वृत्तीच करते आणि ती वृत्ती आपण होऊन निवृत्त होते तिची निवृत्ती कोण करत तिच्या निवृत्तीत कोणाची अपेक्षा नाही म्हणून तिला त्या बाबतीत स्वप्न नाही तर आता सांगितल्याप्रमाणे अनवस्था दोष प्रत्येक ठिकाणी निर्माण होईल प्रकाशनात निर्माण होईल उत्पत्तीत निर्माण होईल निवृत्तीमध्ये निर्माण होईल आणि पदार्थाच्या व्यवहारामध्ये निर्माण होईल या सर्वच्या सर्व ठिकाणी अनवस्था दोष निर्माण होतो तो न होण्याचा उपाय एकच यांच्या ठिकाणी असलेलं स्वपरनिर्वाह तत्व आपल्या जर लक्ष आलं तर हे शंका येणार नाही वाच उत्तर कारण तिसरी माया मग तिथे अनावस्था दोष येतो चंद्र सूर्याचं प्रकाशन मृत्यूचं प्रकाशन परमेश्वर करतो परमेश्वर दुसरा परमेश्वर करतो <laughs> <laughs> शब्दाची जर शक्ती मनुष्याला समजेल तर परमेश्वर स्वरूपाचा आहे स्वयंप्रकाश आहे असं एकदा सांगितलं तर पुन्हा त्याचं प्रकाशकणाऱ्या माणसाला विचारायचं असत त्याला काही दुसरं काही कारण नाही जर खरी खरी निर्माण झाली तर ती अविद्यानिवृत्त करून अविद्या हे त्या सर्व वाणींच कारण असल्या त्या अविद्येच्या निवृत्तीनंतर अविद्येच्या अभावानंतर अभाव स्वयमेवती निष्कर्ष हा स्वय त्याचा अंतिम निष्कर्ष आहे असं आपण ध्यानात ठेवाच वा। हे दोन वयाने हो दृष्टांत